तो का ऐसे वंदन माझ्या या वंदनामध्ये कल्पितद्वैताचा अंगीकार व अद्वैताची बैठका काय ती बैठका कायम ठेवून कस दर्पणाचे त्यागे दर्पण म्हणजे असा तो बाजूला गेला असताना प्रतिबिंब बिंबिली प्रतिबिंब कुठे गेलं माझं प्रतिबिंब कुठे गेलं म्हणून तर प्रतिबिंब कुठेही गेलं नाही प्रतिबिंब रूप बन प्रतिबिंब ज्याप्रमाणे बिंबरोप व्हावं त्याप्रमाणे का बुडी तरंगे वायू चायू चा ठेला तरंगे बुडी दि वायूची चळवळ थांबली वायूचं धावणं थांबलं कि तो तरंग आपोआपच त्या समुद्रामध्ये दिली नका वास्तविक तो तरंग मूळ समुद्रामध्ये विलीन होऊन जातो गोष्ट खरी निर्माण तर अवांतर करणी म्हणजे मूळ स्वरूपामध्ये तरंग निर्माण करण्याचं काम त्या वाऱ्याच आहे ना हा हा म्हणजे वाऱ्याच मग तो वाहता वारा अवांतर करणी करणारा वारा जर ठेला नाम थांबला स्थिर झाला तो जर थामला, तो तरंग जातो, तरंग आपल्या दे दे तो, तरंग जातो आपल्या देतो, समुद्र ंग कु जरंगुद्रस्वरूप हो रूप हो वंधन है मज वन पार निर्माण तरंग माझ वंदन म्हणजे बिंब आणि प्रतिबिंब भावात्मक आहे म्हणजे जर दर्पणाचा परित्याग केला तर बिंब ज्या प्रतिबिंब होतो त्याप्रमाणे शिवस्वरूप ते म्हणलं मी वंदनापुरता जरी कल्पितद्वैताचा अंगीकार केला तर स्वस्वरूपाच्या विचारामध्ये मी शिवस्वरूप आहे मी ब्रह्मस्वरूप आहे असा त्याचा अर्थ मी तुझा मनुष्याला झोप लागतो स्वप्न नव्हे झोप म्हणजे जागृती नव्हे स्वकल्प्रा ते निद्रा जातखेव म्हणजे जाता क्षणी खेव शब्द क्षणाचा वाचक कारण यजुर्वेदामध्ये शोच्याऐवशी ख वापरला जातो असं कायम घेण्याचे ज्ञानेश्वर महाराज हे स्वतः त्यांच्या संपूर्णजी खुषीने अखंड आपल्या शाखेच आपल्या याच वैभव त्यांनी त्याच्यामध्ये कायम ठेवलेलं आहे आणि यामुळे भाषा शास्त्रामध्ये कुठेही विसंगती नाही खेळो म्हणण्यामध्ये वास्तविका पहिला म्हणायला पाहिजे जातक जातक क्षणी क्षणी शब्द वापरला नाही जात खेवो खेवो शब्दाचा अर्थ जात क्षणी तर खोत तो जाता क्षणी निद्रा संपते न संपते तोच पावी तो आपला ठावतो मनुष्य एकदम जागा होता आपल्या स्वस्वरूपावर तुम्ही देव दत्ताय मी यज्ञ आहे यज्ञ दत्ताय मी चैत्राय मी मैत्राय या तो प्राप्त होतो मी सोमाजी गोमाजी अमुक अमुक असं मनुष्य गोपाळ गणेश पितळी दरवाजे गोपाळ गणेश पितळी दरवाजे तो मी आहे असा तो एकदम जागा होता आपल्या स्वरूप स्थितीला येतो आहे मी चैत्राय या नावाला तो प्राप्त होतो मी सोमाजी गोमाजी अमुक अमुक आहे असं मनुष्य गोपाळ गणेश पितळी दरवाजे <laughs> गोपाळ गणेश पितळी दरवाजे तो मी आहे असा तो एकदम जागा होता आपल्या स्वरूप स्थितीला येतो त्याप्रमाणे ते बुद्धित्यागी देवी देवो बंदिली त्याप्रमाणे बुद्धिरूपी उपाधीचा परित्याग करून मी त्या देवाला आणि देवीला वंदन केले दे म्हणजे मी देव आणि देवी यांचं जे अधिष्ठान ब्रह्मस्वरूप त्या ब्रह्मरूपाला मी पावलं ते त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहेमस्कार पूर्ण बाध करून ऐक्याचा निश्चय करणं ऐक्याच्या मूळ स्थितीविषयी ऐक्या ता हेच ता आहे सदाकार वृत्ती करून ते वृत्ती सहित त्याच्यामध्ये विलीन होणं हे खर वंदन आहे हे ज्ञानेश्वर मुख्य वंदन यात एक ज्ञानेश्वर महाराजांनी वैशिष्ट्य असं लिहून ठेवलंय त्याचा मी विस्तार पुढच्या वेळी करतो जवळजवळ मला स्वच्छ केली आहे त्या बुद्धित्याग म्हणण्यामध्ये महाराजांना असं सुचवायचं आहे की अधिष्ठान ब्रह्म चैतन्य देवदेवीच आणि जीवाच म्हणजे माझ एकच आहे पण देवदेवी म्हणजे हो, देव देवदेवीच्या उपाधीमुळे ईश्वर म्हणला मी बुद्धीच्या उपाधीमुळे जीव म्हणतो तो माया उपाधीने शुद्ध सत्वप्रधान उपाधीमुळे मी वंदन करणारा झालो ती, ती माझी बुद्धी या दोन्ही उपाधींचा परित्याग केला असता तो मायाविश्वर ब्रह्मरूप आहे आणि बुद्धी त्यागानंतर मीही ब्रम्हूप अशा उभय रूपाने बुद्धीत्यागी या म्हणण्यामध्ये म्हणजे दोन्ही पदांच्या ठिकाणी एका पदाच्या ठिकाणी नाही आमचा प्रकृती पहिली आणि कल्पने विण लागली पाव ज्या कल्पना संबंधाने वासना संबंधाने ज्या अविद्या म्हणजे मलिन सत्व प्रधानतेने आपल्याला जीवत्व प्राप्त झालं वंदन करणारा आम्ही बनलो वास्तविक इथे जीवत्वाचा संबंध नाही पण मौलीच्या दृष्टीने बोलायचं म्हणजे उपाधी संबंधाने वंदन करणारे आहेत एवढंच वंदन करणारे नाम शिष्य झाले हा गुरु शिष्याचा वंद पहिल्यांदा परित्याग करून जे शुद्ध स्वरूप आहे त्याच्याशी मी एकरूप गुरु झालो गुरुजी म्हणजे रंगनाथ महाराज परभणीकर हा मला ना इला जास्त दरवेळी खुलासा करावा लागतो कारण आता गुरुजींचा सोडसोळाट झालाय कोण कोणाला कुठे गुरुजी म्हणेल त्याचा इतके लघो आहे की त्यांच्याजवळ गुरुत्व कोणतं नाहीच आहे गुरुत्व म्हणजे किती गुरुंच्या ठिकाणी गुरुत्व असलं पाहिजे गुरुजी म्हटल्या बरोबर थोडस नाही लास प्रवचन करतो पंडित राज राजेश्वर शास्त्री त्यांना गुरुजी म्हणाय तात त्यांच्या ठिकाणी एवढं गुरुत्व होतं की त्यांना पाहिल्याबरोबर कोणी माणसाला नतमस्तक व्हावं असं किती गुणांचा संग्रह किती त्यांचं वजन प्रत्येक एक एक गुण हे त्यांचा अतिशय वजनदार अति भारदस्त त्यांचं भार किती करावं पृथ्वीचं भारही त्याला पुरणार नाही इतकं त्यांचं भार, भार म्हणजे वजन आहे गुरुत्व शब्द वजन, वजन किती एक एक गुण अतिश्रेष्ठतेला पावलेला उदाहरण सांगायचं पंडित राजांना श्लोकांचं स्मरण इतकं होत असे की स्मृती फार जागृत असते अतिस्मृती जागृत किंवा त्यांना सगळ्या विद्वानांनी दार्शनिक सार्वभौम ही पदवी दिलेली आहे एवढ्या योग्यते असल्या कारणाने ते स्वतः गुरुजी म्हणण्याला पात्र आहेत ते गुरुना गुरु, गुरु होते नुसते अभ्यंतर शास्त्रीच असच अतिशय बुद्धिमान की जानी, महाभाष्याचं भाशांतर भाष्या संपूर्ण आता पासून येणारे हे एक पहिलेच पुरुष आहे प्रत्येकाने काही अंशतः भाषांतर केल्याचे सापडतात नाही असं नाही याने आतापासून इथे पर्यंत भाषांतर केलं हे महाराष्ट्राचं पहिलं भाग्य आहे या महाराष्ट्राचा मराठीचा पहिला पतंजली अवतीर्ण झाला यानं म्हणायचं गुरुजी त्याच्या पुढे आपल्याला सांगायचं तर आपल्या गुरुजीना गुरुजी का म्हणायचं कारण असा गुरु की स्वतः गुरुभक्तीने पूर्ण एक निष्ठ झालेले त्यांचं एक प्रवचन असं नाही एक कीर्तन असं झालं नाही की जिथे दादा शब्द आला नाही दादा शब्दाची कथित दयाचे वक्त्र वाहे गुरु नामाचे मंत्र असं ज्याच गुरु वाक्या वाचून शास्त्र हाती नशवे या व्रताने राहणारा हा महात्मा असल्या धरणाने गुरुजी म्हणायचं आता इतक्या लघुतीला ही मंडळी पावली की ते लघुत्व मी इथे सांगू शकत नाही किंवा सांगू इच्छित नाही म्हणून ह्या हलक्या गुरुजींचं गुरुजी म्हणून वर्णन करण्याचा अर्थ नाही म्हणून गुरुजीचा मुद्दा ना इलाजास्त खुलासा करायचा म्हणजे रंगनाथ महाराज परभणी करत हे काय म्हणायचे हे माणसं परमार्थ करतात भक्ती करतात कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये आपलं आयुष्य घालतात मी तर एका मुलाला कीर्तन लिहून दिलं होतं ते त्यात मला मुलगा लक्षात नाही त्या मुलाने ते मी लिहून दिलेलं कीर्तन दुसऱ्या दिवशी मला पाठ म्हणून दाखवलं आश्चर्य म्हणजे असं मी ते ऐकून झालो अरे मी तुला सांगायला प्रवृत्त झालो पण मला हे तुला आठवणार नाही मी क्रमवार सगळं सांगू शकणार की तू मला हे सगळं एक दिवसात पाठ करून दाखवलं आश्चर्य म्हणून त्याला दहा पंधरा कीर्तन मी सतत सांगतच आहे ते, ते सगळी कीर्तनं त्याने लिहून पाठ केली म्हणजे असा एखादा बुद्धिमान असणं संभव आहे की हे पाठांतर तो करू शकेल जसा गाणू त्याला पंचदशी मुखोत गट संपूर्ण पंचदशी मुखोत काय पाठांतरा आणि कुठलाही श्लोक कसाही विचार असं पाठांतरही करणारी मंडळी मिळ मिळतील अक्षरांचं अध्ययन करणारी मिळतील म्हणून तर पुस्तकाने ग्रंथाध्ययनाने ग्रंथभेद होणार नाही पुस्तकाने ग्रंथाध्ययनाने फार तर तुम्ही शब्दज्ञानी व्हा आणि खर सांगायचं म्हणजे जर अंतकरणाची योग्यता नसेल तर केवळ शब्द ज्ञानी व्हाल समाजाचे कंटक असाल समाज घातक असाल समाजाचे समाजा ज्ञानाचे घातक व्हाल नाश केला या वचनाचे सार्थ करणारे तुम्ही पुरुष व्हा यापेक्षा अधिक तुम्ही होऊ शकणार का त्याचं गुरुजी म्हणत असत एवढं शब्दाचं अध्ययन करून श्रुतीचं सुद्धा आपल्याला असं शेवटी सांगणं की अर्थरूपतेला जर तू पावला नाही तर नानोध्या बहुन शब्दांचे साधने ही बुडविली मन हे एकदा विषय लंपट बनलं विषय लोचटपणाने एकदा मनुष्य बनलं म्हणजे तो त्या शब्द ज्ञानाच्या द्वारे चावटी करतो तैसे शब्द ज्ञाने करीती चावटी ज्ञान कोटासाठी विकवणया असाही त्याचा खुलासा त्यांनी केला नाश करतात म्हणजे काय करतात कोणत्या मार्गाने करतात म्हणजे त्याची घटना काय त्याचे कायदे काय त्याचे कोट कलम काय हे सगळे शब्द ज्ञानांचे लिहून ठेवले आहे कारण हे सगळ्या जगाची नाडी पाहणारे असल्या कारणाने त्याचा स्पष्ट खुलासा केलाय एवढं सगळं करता येईल हे मुक्त होत नाही त्याचं कारण यांची बुद्धी ब्रह्मरूप होत नाही असं गुरुजी काय होत यांचा सगळा परमार्थ शेवटी वाणिज्यात जातो असं गुरुजी म्हणत असत ना लक्षात ठेवायचं आणि वाणिज्यात जातो म्हणणारे तुमच्या आमच्यासारखे नव्हे जे स्वतः व्यापारी कुळामध्ये जन्माला आले व्यापारी कुळामध्ये जन्माला येऊन जन्मभर व्यापार केला नवे नवे ज्या व्यापाराचा शेवटही त्याने असा केला त्याची सरली एरधार झाला सुफळ व्यापार यांनी आपला व्यापार सुफल केला या अभंगावर त्यांनी आपल्या आयुष्यात शेवटचं कीर्तन केलं ही माझ्या आयुष्याचा व्यापार आणि पुंडलिकाला चंद्रभागेला साक्ष ठेवून एका भागेत बाजूला चंद्रभागा एका बाजूला कुंडली समोर स्वतः आणि पांडुरंग राय आणि वाळवंट जिथे ज्ञानेश्वर महाराजांची पावलं फिरली नामदेव महाराजांची पावलं फिरली अशात पवित्र वाळवंटात आवडी पंढरी भीमा चंद्रभागा पुंडली चंद्रभागा आवडी पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडली कसं त्याच वर्णन केले तिथे बसून त्यांनी साक्ष दिली म्हणजे एका थोर व्यापाऱ्याचंही वचन आहे काय वचन आहे तुकाराण महाराज हे स्वतः थोर व्यापारी होते त्याच पद्धतीचे गुरुजी असल्या कारणाने गुरुजींनी हे वर्णन सांगावं हे अतिशय महत्वाचं मी त्याचं बरं चिंतन केलं आणि शब्दकोश बघितले वाणिज्य शब्दाचा अर्थ व्यापार आहे वाणिज्य शब्दावर स्वतंत्र हे सगळं चाललेलं आहे मग वाणिज्य शब्द हा त्याज्य होऊ शकतो बुद्धी रूपाने राहणारा माणूस वाणिज्यात त्याचा परमार्थ जातो म्हणजे तरी काय फसवण्याचा एक संस्कृती इंटू शब्द डिक्शनरी आहे दिले जक, नाम वाणिज्यमचे पांडवा वाणिज्युद्धी जोपर्यंत बुद्धी जो रूपाने शिल्लक आहे तोपर्यंत तुम्ही केलेलं अध्ययन तुम्ही मिळवलेलं ज्ञान तुम्ही केलेली प्रवचन ही सगळी सगळी वाणिजात जातील जर तुम्ही बुद्धी त्यागे देवोदेवीला वंदन करायला प्रवृत्त व्हाल किंवा तुमच्या वंदनाचं परिवसन जर बुद्धीच्या त्यागात त्यागात शब्दाचा अर्थ बाधा बाध होण्यामार्थ फलीभूत होईल ते ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यामध्ये आपल्याला सूचित केलेलं आहे किंवा या पद्धतीला धरून गुरुजी बोलत असत असं इथून जाता दा एक सूचन म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्या पुढे ज्ञानेश्वर महाराजांचा बुद्धीचा परित्याग करण बुद्धीचा बाध करण जीवाने जीव स्वरूपाचा व आपल्या धर्मांचा बाध करणं व परब्रह्माशी एकूप होण व अद्वैताचा निश्चय करण म्हणजे शरणागती म्हणजे हे बंधन आहे असं ऐसे ते हे ऐसे बंधन जर असेल तर आणखीनही ज्ञानेश्वर महाराज एक चांगला दृष्टांत देतात म्हणजे वेगळा होता तो एकरूप झाला काय त्याचं उत्तर आहे वेगळा होता तो एक रूप झाला नाही एक रूप कायमच होतो वेगळेपणाचा भरम झाला होता तो घेऊन थोडस आपल्याला प्रवचन करतो पुढे दिलेला आहे सांडून लोभू मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू देवी अहम देवनी शंभू शांभवी झालो ज्ञानेश्वर महाराजांचे सर्वात उपांत जवळ जवळ शेवटची ओवी अहम शंभूला उपक्रम नमः पूर्णाय शिथे शंभू शंभूचा उल्लेख उपक्रम त्या शंभूला विशेषण जे दिल्ली ते पूर्णाय शंभवे पूर्ण रूपाचा जो शंभो असं तिथे वर्णन केलं इथे सुद्धा अहमदेवनी शंभो शंभवी झालो म्हणजे पूर्ण रूप तिला मी पावलो पूर्ण रूपाला पावलो असं ज्ञानेश्वर महाराज याच्यामध्ये सूचित करतात एक गोष्ट लक्षात ठेवायची भेदाचे जे अनंत प्रकार आपण ऐकले त्यामध्ये सहा भेदांचं वर्णन आपण जे ऐकलं त्या सहा भेदातही आत्ता लागू पुरतावतारा असलेला भेद म्हणजे जीव आणि ईश्वराचा भेद जो भेद आहे हा जोपर्यंत मनुष्याच्या चित्तात आहे तोपर्यंत अहम ब्रह्मा त्या का वृत्ती होऊन मनुष्याची अहमची शरणागती निर्माण होणार सगळ्यात मोठी शरणागती अहमची शरणागती आहे शरणागती ही बाह्य आहे शरीराची शरणागती ही बाह्य आहे म्हणून वाचिक शरणागती चैतिक शरणागती शारीरिक शरणागती ही सगळी बाह्य स्वरूपाची करू नये अशा मताचा मी नाही पण बहिरंग अत्यंत अंतरंग शरणागती म्हणजे अहमची अहम वाचा ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांतपूर्वक तेथे प्रतिपादन केले त्यातलं अहमच जे वर्णन आहे अहमची जी शरणागती आहे अहमच जे वंदन आहे ते अशा प्रकारचा आहे कि हा जीवेश्वराचा जो भेद निर्माण झाला हा का निर्माण झाला आहे कुठपर्यंत दिसतं याच वर्णन स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी असं केलंय तैसे अधिभूता अधिभूत आधी दैव अध्यात्म इत्यादी भेद तुम्हाला एका चैतन्याच्या ठिकाणी झाल्याचे दिसतात ते अविद्येचे मानाने दिसत एरवी हा भेद जीवेश्वराचा भेद हा दिसणं कधीही शक्य नाही बुद्धी किंवा अविद्या अविद्या कल्पना येणे झाला जीव बुद्धिधिष्ठान चैतन्याला कुटस्थ चैतन्य म्हणतात किंवा कल्पनाधिष्ठान अविद्या अधिष्ठान चैतन्याला कुटस्थ चैतन्य म्हणत म्हणतात अशा उभय विकल्पाने सांगितलेल्या व्याख्यांचा विचार करा म्हणजे मी बोलतो ते आपल्या लक्षात येईल या दोन्ही व्याख्यांचा विचार केला असताना आपल्याला असं दिसून येईल की अविद्या म्हणजे व्यक्ती अविद्या अधिष्ठान असलेलं चैतन्य म्हणजे कुटस्थ चैतन्य किंवा अविद्या उपाधीने युक्त असलेले चैतन्य की ज्या जीवाचं जीवत्व जीवाच्या जीवत्वाचं मुख्य बीज आहे त्या उपाधीला धरून महाराज असं सांगतात की आविद्येचे मानावे वेगळा हा जीव ईश्वरापासून वेगळा आहे मी त्याचा आहे ईश्वर वेगळा आहे तो नियम ते जवनी का फिटे ती अविद्येची जी पालव आहेत त्या जी जमनिका म्हणजे त्याचा जो पडदा आहे तो पडदा जर फाटला तो जर नाहीसा झाला बाधित झाला तर काय होईल भेद भेदभावी तुटे भेदभाव मरिया है संपते संपते नहीं सदा चाहिए आता पुनः निर्माण होने की शक्यता सुधा का हो मना चाह भेदभाव मरयादा संपती पूर्वी होता भेद आणि पूर्वी भेद होता तो आता अभेद झाला अविद्या निवृत्तीनंतर असंच ना तुमचं म्हणणं आहे महाराज म्हणतात मग म्हणून जरी एक होऊन आठे मग जर असं कोणी म्हणायला लागेल किंवा आता तो भेद निवृत्त झाला आणि तो भेद निवृत्त होऊन आठवण एक रूपाला तो पावला असं जर कोणी म्हणत असेल तर मगली म्हणते तरी काय दोन्ही होती पूर्वी काय दोन होते काय म्हणजे पूर्वी दोन होते आता एक झाले अस म्हणण्यासाठी लागणार जे द्वैत तेही द्वैत जिथे संभवत नाही ते हे ऐसे वंदन हे वंदन असं आहे कि म्हणायला बोलायला वाग व्यवहार करायला शब्द व्यवहार करायला लागणार जे द्वैत शरणागती करायला लागणारं द्वैत हे म्हणजे त्याच्यापेक्षा पुढच आहे जीवेश्वरामध्ये समजुती नसणारं द्वैत त्याच्या पुढचं आहे म्हणजे जीवेश्वराच तुमच्या आमच्या समजूती असलेलं जे द्वैत ते नाही करता लागणार जे द्वैत ते नाही त्याच्या वाघ व्यवहार करण्यासाठी म्हण मग म्हण जाई तो एक झाला असं म्हणण्याकरता लागणार जे द्वैत तेही पूर्वी नव्हतं ज्या काळी तुम्ही भेद समजत होता सर्प दिसत होता, की मला सर्प दिसला होता। पूर्वी नौ नहीं शक्य नहीं इतका द्वैता का त्रैतालिक अत्यंत अभाव वंदने। वंदने ते हे वंद वंदन आहे उगीच कोणत्याही वंदनाशी याची सर करू नका या वंदनाची सर कोणत्याही वंदनाला येणार नाही असलं हे वंदन आहे किंवा का असं हो का एकच कारण आहे ज्या वेळी तुम्ही द्वेत समजत होता तेव्हा ते द्वैत निर्माण झालेलं नाही द्वैत त्यावेळी निर्माणच झालं नाही नव्हे केव्हाच द्वैत निर्माण झालं हे त्याचं कारण अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी द्वैत प्रतिभाच झाला द्वैत झालंच नाही म्हणून हे माझं वंदन जे आहे ना द्वैत झालंच नाही अशा पद्धतीचं अशा निश्चयाच हे वंदन आहे ते हे ऐसे बंद अद्वैत कायम अखंड एक रस आहे हे ऐसे वंदन वाघव्यवहाराला भ्रांती निवृत्तीनंतर किंवा लागणारं जे द्वैत तेवढही तो एक संभवत नाही तैसे हे ऐसे ते हे ऐसे वंदन त्याही पुढे आपल्याला असं सांगायचंय हे वंदन मौलीच्या वर्णन करायचं ठरलं तर आपल्याला म्हणावं लागेल अमनस्क म्हणून त्याच वर्णन केलंय उन्मनी म्हणून त्याच वर्णन केलंय त्या अमनस्क स्थितीचं लावण्य एकत्र केलं किंवा म्हणा तुरीयेचे जे तारुण्य तुरीय दशा नाम चतुर्थदशा त्या तुरीय अवस्थेच जे तरुणतम तर, स्वरूपाच जे ऐश्वर असेल त्यामध्ये जे त्याच सौंदर्य असेल ते सौंदर्य जिथे एक वटून आहे असं जे परब्रह्मत आहे त्या परब्रह्मतवाच्या अद्वैताच्या प्रातिभदर्शनानंतरची जी स्थिती ते हे ऐसे वर्णन माझं जे वंदन आहे ते हे असं वंदन ती स्थिती कशी आहे त्याचं वर्णन करताना महाराजांनी जाग जागी असं वर्णन केले की ते ती, ती ब्रह्मस्थिती ते ब्रह्मत्व मन बुद्धी वाणी आणि सरते शेवटी सगळ्यांचा मूळ सगळ्यात शेवटचं ते उतरंड असावी आणि त्या उतरंडीतलं जे गुढातलं गाडगं ते गाडगं म्हणजे अहंकार का सगळ्यात शेवटचं गाडगं म्हणजे अहम देवनी शंभो सांगायचा आपल्याला म्हणून वाणी मन बुद्धी यांचा तर संबंध नाहीच पण जाला अहंकार असं म्हणतात अहम करोती अहंकार आह सदा तो आपल्याला अहम अहम अहम अहम करायला होतो इंद्रियाला धरून अहम करायला होतो इंद्रिय धर्माला धरून अहम करायला मी कानोहम मुको हम बदिरोहम गौरवहम कृषोहम स्थूलोहम सगळीकडे हम हम शिवाय दुसरं काही नाही कित्येक लोकांना बोलताना सुद्धा शिसते हे मी केलं हे माझ्या मुळे झालं तिथे मी होतो याचा उद्घाटक होतो हे मी सांगायला होतो याचा मी प्रेरक आहे याचा मी करताय सारखा मी कायम आहे तो जो अहंकार तो अहंकार अहंकारही जिथे संभवत नाही त्याच्या पुढे जाऊन आपल्याला सांगायचं आपल्या या अहंकाराच्या संबंधाने ज्ञान ध्येय प्रमेय प्रमाता प्रमाण कार्य करता आणि करण या प्रकाराच्या अनंत त्रिपुटी निर्माण करतो त्या त्रिपुटी कि वक्ता वक्ता श्रोता जे द्वैत है सदाच संपले जे मुं नी स्थिति कभी ही अस्तव नहीं अशा प्रकार अभिव्यक्त हो वंदन के त्याचा आविष्करण आहे त्याचा आविष्कार आहे त्याचा फक्त आविर्भाव आहे निर्माण नाही हे नवनिर्माण नाही हे पूर्वीच आहे त्याचा फक्त आविष्कार असल्या कारणाने हे वंदन कसं आहे त्याही पुढे अजून महाराज असं सांगतात माझं हे वंदन आणखीन कसं आहे अहम देवने शंभो शांभो झालो म्हणजे काय माझा अजून अहंकार आहे या अहंकाराच्या परित्यागाने अगवै म्हणजे द्वैतनिरपेक्ष असणारी जी अद्वैत स्थिती त्या अद्वैत स्थितीमध्ये जिथे शांत रस आहे साहित्यिकांच्या शब्दात एवढं ना लक्षात ठेवायचं मौलीच्या शब्दात काय वेदांत महारसो मद कोरवे वेदांत आता महारस म्हणून त्याचं वर्णन केले तो महारस त्या महारसाच्या अनुभूतीमध्ये तुम्ही आम्ही आपलं जे जीवन जगतो आहोत तुम्ही आम्ही जो व्यवहार करतो हो। आहोत मग तो तुमचा भक्ती व्यवहार असो का संसार रूप व्यवहार असो या सर्व व्यवहारामध्ये आपल्या सर्व कल्पना स्थल सापेक्षा काल सापेक्ष आणि व्यक्ती सापेक्षा अशा स्वरूपाच्या असतात कि म्हणा आपला अहंकारच आपल्याला स्थलसंबंधाने कालसंबंधाने व्यक्ती संबंधाने इतका संकुचित बनवतो की इतका संकुचित माणूस कधी केव्हा बनलाय ते ईश्वरालाच होते त्याचं कारण अनादेमी उत्तरोतराध्यासाला कारणीभूत आहेत असं दादा लिहिलंय म्हणून असं वेदांत शास्त्राचं मनोगत आहे सिद्धांत आहे म्हणून हे केव्हा कधी कसं निर्माण झालं असेल ते देवालाच ठेवते पण निर्माण झालं एवढी गोष्ट खरी हे फलसापेक्ष कालसापेक्ष दे अहंकार किंवा देह तरी सदाच विसर्जित होत किंवा हे व्यक्तित्व हे संकुचितत्व त्या चैतन्याच्या महासागरामध्ये सदाच विसर्जित होणं ते हे आयसेवन मी अहमदेवनी शंभू शांभवी झालो म्हणजे काय झालं माझं व्यक्तित्व त्या चैतन्याच्या महासागरात कायमच मी समर्पित केलं विसर्जित केलं आता विसर्जित केलं म्हणायला सुद्धा मी शिल्लक राहिलो नाही असलं हे विसर्जित करणं आहे असलं हे विसर्जन आहे आणि यामुळे मी पूर्ण बनलो आता माझ्या पूर्णतेमध्ये किंचित कुठे काना कोपऱ्यात सुद्धा अपूर्णतेची हुरहर नाही अपूर्णता तर नाही अपूर्णतेची जाण नाही आणि म्हणूनच मला त्या अपूर्णतेची हुरहरी आता शिल्लक राहिलेली असा पूर्ण स्वरूपाला पूर्णच फक्त शिल्लक राहणं याला म्हणायचं मी शांभवी बन अजून त्याच्या पुढे आपल्याला सांगायचं आपले सगळे व्यवहार आपल्या सगळ्या कल्पना हा देहसापेक्षा आहे मुख्य गोष्ट त्याने ठेवली म्हणून तर महाराजांनी इथे अहमवर अतिशय भर ठेवलेला आहे अहम देण्यामध्ये देह सापेक्ष आपल्या ज्या कल्पना आहेत देहा अहंकार म्हणून म्हणतात त्या देहाच्या सापेक्षतेने आपलं संपूर्ण जीवन आपण अतिशय संकुचित बनवतो या ज्ञानेश्वर महाराजांच्या इतिहासात आणि तुकाराम महाराजांच्या इतिहासात बऱ्याच वर्षांचा काल असूनही एक इतिहास असा मोठा घडलेला आहे चांगला तो थोडासा संकु संदर्भासाठी ज्ञानेश्वर महाराजांच्या कडे एक ग्रहस्थ ब्राह्मण देशपांडे नावाच्या धरण धरून बसले त्यांना असा साक्षात्कार झाला कि तू माझ्या पुढे आता धरण धरून उपयोगाचं नाही तुला जर खरोखरीच कृतार्थ व्हायचा असेल तर तुझ्या कृतार्थतेसाठी इथून जवळ ठेवू आहे तिथे तुकाराम महाराज आहेत आत्ता तेव्हा तुकाराम महाराजांच्या कडेचा तुझा वृद्धार्थ ठेवू त्या साक्षातकाराला धरून हे तिथे गेले असं सांगतात कि तुकाराम महाराजांना एका कोणी राजाने संपन्न पुरुषाने एका नारळामध्ये मोहरा भरून तो नारळ बंद करून त्यांना तो समोर केलेला कडे हे जेव्हा गृहस्थ गेले त्यावेळी तुकाराम महाराजांनी त्यांना अतिशय उपदेश केलेला तो नारळ द्यायला ते प्रवृत्तही झाले होते त्याने तो नारळ घेतला नाही असं म्हणतात ठीक आहे पुढे तो प्रसाद वगैरे दिला त्याला उद्देशून तुकाराम महाराजांनी एक दहा पंधरा अभंग लिहिले त्याला धरणे करायचे अभंग असंच नाव आहे त्या अभंगांचं नाव काय धरणे अभंग आणि हे अभंग आहेत त्यातला हा एक प्रसंग आणि त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांचं स्मरण करून त्याने जेव्हा आपला अनुभव तुकाराम महाराजांना सांगितला की मी तिथे धरणं धरून बसलो होतो महाराजांचा मला साक्षात्कार झाला आणि त्याने तुमच्याकडे पाठवलं आजही असा पुणे प्रयोग करीन नाना महाराजांच्या वेळी त्याने असा प्रयोग केला होता तो म्हणाला की मला असं स्वप्न दृष्टांत झाला आणि नाना महाराज मोठे उदार आहे तेव्हा तू त्याच्याकडे जागणारे पैसे ते तुला देते नाना महाराज तज्ञ होते ते म्हणले अरे तुला विठोबा असा येऊन सांगतो दृष्टांत देऊन काय लबाड आहे रे विठोबा त्याने मला येऊन असं सांगितले की असा लबाड माणूस तुमच्याकडे येणार आहे त्याला तुम्ही पैसा देऊ नका आता काय करणार म्हणजे एखाद्याला दृष्टांत होणं संभव नाहीये पण तो तसा दुसऱ्याला झाला पाहिजे तुकाराम महाराजांना ही ही गोष्ट समजली होती त्या धरणे कराची गोष्ट बाजूला ठेवली पण पहिल्यांदा महाराज म्हणतात काय ज्ञानेश्वरी उणे की त्यांनी कराकडे पाठवावं त्या वर्णनामध्ये मज पा आहे काय थोर कोण वायाची वाण पायी बरी असं महाराजांनी स्वत विषयी म्हटलेलं आहे त्या ब्राह्मणाला पहिला उपदेश महाराजांनी असा केलाय नुसता बाकीचा उपदेश केला हा दुय्यम आहे त्या ब्राह्मणाला पहिला उपदेश केलाय की हे ब्राह्मण तू धरणं घेऊन बसला होता माउलीकडे माझ्याकडे आता त्यांनी पाठवलंच आहे तुला माझा पहिला उपदेश म्हणजे महावाक्याचा उपदेश केलाय तो म्हणजे असा संकोचोनी कार्य झाला लहान घे अपोषण ब्रह्मांडाची अरे तू या देह अहंकाराचं तादात्म्य ता धारण करून इतक्या अहंकाराच्या या देहाच्या या देशाच्या या काला सापेक्षतेने सापेक्षतेने इतक्या संकुचित अत्यंत बारकाव्याला तू पावलास इतका लघु बनलास का बरे असं तू बनलास तर या देह तादात्म्याचा या अहंकाराचा परित्याग करून ब्रह्मांडाची अपोषणी का घेत नाही म्हणजे ब्रह्मांडाला अधिष्ठान असणाऱ्या त्या ब्रह्माची त्या शंभूची अपोषणी तू का घेत नाहीस शंभूची अपोषणी घेणे म्हणजे मी ब्रह्मरूपायाचं चिंतन करणे अहम ब्रह्मासमित्या कार कृतीवर आरूढ होणे म्हणजे अम शंभूला देऊन शांभवी होणे असं तू का करीत नाहीस कर असा त्याला पहिला उपदेश केला म्हणजे प्रत्येक साधू अहम शंभूला देऊन शांभवी होण्याचा तो उपदेश करतो असं आपण लक्षात ठेवा त्या धरणेकड्याप्रमाणे तुकाराम महाराजांच्या त्या उपदेशाप्रमाणे आपला अहंकार त्या संपणाला सहित परित्याग करून आपण पूर्णतेला पावणं याला म्हणायचं ते हे ऐसे हे वंदन खरं शंभूला हे शांभवी बनले करे, पण या शांभवी बनण्यामध्ये या पूर्ण बनण्यामध्ये या अगण्य पर परब्रह्मतवाला एक रूप पावण्यामध्ये द्वैताचा लेश निर्माण होत ते हे वंदन आहे त्याही पुढे जाऊन आपण सांगतो की आपण प्रपंचामध्ये असं सतत म्हणत असतो मी म्हणतो तुमच्यावर कोणावर घालत नाही कारण हे मी माझ्याकरता चिंतन करतोय काही म्हणून मी माझ्या स्वतःला काही माझ्या काही कल्पना करून ठेवल्या मी माझ्या कल्पना माझ्या मानाच्या कल्पना करून ठेवल्या मी माझ्या मोठेपणाच्या काही कल्पना करून ठेवल्या मी माझ्या काही लहानपणाच्या कल्पना करून ठेवल्या मी अमुक मु अमुख म्हणजे मी मोठा उदाहरणार्थ काही लोकांच्या अशाच कल्पना आहेत की ज्याच्याकडे मोठा आहे ज्याच्याकडे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 तर तिथं मला अस उत्तर आहे की बाळ तुझ्या अजून गालावरला जाड वाळला नाही तुला ही शंका कशासाठी आली मला शंका अशी आली होती कि या बाईला पंधरा पोरं ही कशी सांभाळीत असेल कस हिने सांभाळणार असेल अशी माझी शंका माझ्या मातोश्रीने मला असं उत्तर दिले बावळ्यात म्हशीला म्हशीची शिंग जड होत नाही म्हणते <laughs> म्हशीला म्हशीची शिंग जड होत नाही एक बाई अशी झोपली होती म्हणता दादा गुरुजी उदाहरण देत असत इतकं दारिद्र्य होत कि त्या मुलांना पांघरायला काहीही घडत नसल्या ती त्या नवऱ्याला म्हणते की अहो मी माझी मुलं अशी झोपवले की असा संपूर्ण माझा पद अंतरलाय आणि त्याच्यावरही पोरं झोपवले त्याला पांघरायला सुद्धा आता काही नाही तो पती म्हणतो मलाही काही पांघरायला काही नाही हे माझं लुंगीच होतं की जे पुरतं मला पंचकच्छ रूपाने नेसता येत नाही त्याच्यावर मी झोपलं हो मी तरी काय घेणार तांगा असा ते संवाद करीत होते तरी ती म्हातारी काय म्हणत होती की माझा पदर अजून एक हातभर जागा झाला तर तेवढी जागा भरून निघेल माणसाची कल्पना असणं हे भाग्याचं लक्षण हे मोठेपणाचं लक्षण आहे हे छोटे मुलं बाळ नसणं हे छोटेपणाचं लक्षण रे मुलं बाळ नसणं खर भाग्याचं लक्षण काय सांगताय ते कोणाची काय कल्पना आहे म्हणजे अशा काही भाग्याच्या काही मोठेपणाच्या काही छोटेपणाच्या अशा कल्पना आहे कल कित्येकाला असं वाटतं माझी स्तुती वाट माझी निंदा मात्र कधी होऊ नये मला कुणी बोटाने निर्देश करता कामा नाही एका मुलाला मी दोष सांगितले तो मुला म्हणलं भाव हे काय म्हणजे काही विचार म्हणजे त्याच्या दोषाचा निर्देश करणं हाही एक मोठा अपराध त्या पुढे आपल्याला सांगून ठेवतो जाता जाता गुरुजी असं म्हणत असत की आपल्या गुरुंनी आपल्या हितचिंतकाने आपल्या हितकर्त्यांनी निरपेक्ष राग येत असेल तर तो, तो मुक्षुरूला योग्य शोभणारा शिष्य नाही असं आपण अवश्य समजा आपण अशाच महापुरुषांच्या कडे जावं की ज्यांनी दोष सांगितले असताना आपली त्यांच्याविषयी वाईट बुद्धी होता का म्हणे दुसरा एक नियम लक्षात ठेवा आपण आपले दोष खरोखरी गुरुला सांगावे गुरु कसा असला पाहिजे गुरु असा असला पाहिजे की सगळेच्या सगळे दोष उघडे नागडे जसेच्या तसे आपल्या गुरूंच्या जवळ सांगितले असतानाही ज्याची बुद्धी आपल्याविषयी दोषाची न होता हे दोष निवृत्त होऊन हा स्वस्वरूप स्थितीला कसा जाईल ह्याची चिंता जो वाहतो त्याला दोष असला गुरु असा असला पाहिजे कल्पना अशा गमतीदार असतात की ज्या गमतींच वर्णन यात मी दुरान्वयाने केलंय त्याला असं वाटतं माझी स्तुती होणं हे मोठेपणाचं लक्षण आहे निंदा होणं हे कमीपणाचं लक्षण आहे यापेक्षा अशा कितीतरी आपल्या आणि कल्पनाची ज्या सगळ्या या कल्पना देह अहंकारावर अवलंबून परिच्छिन्न व्यक्तित्वावर अवलंबून आहे परिच्छिन्न अशा व्यक्तित्वावर अवलंबून असलेल्या अशा एकाने भ्रामक कल्पना हवाई मनोरे किंवा या भ्रामक कल्पनांच्या वर निर्माण केलेले मानसिक काल्पनिक ढोलारे हे अत्यंत स्वच्छ अत्यंत अलीक अतिशय निंद्या आहे ही महासागरात समर्पित कल्पना नाम मंगळाचे तिने त्याला असं वाटतं मी परिच्छ देहाशी दादा धरून पाहून इतके दिवस जगलो कसा याच त्याला आश्चर्य वाटत हे आश्चर्य वाटण्या आणि हे, हे अहम आणि मम ज्या अविद्येवर अवलंबून आहे बुद्धी उपाधी या सर्वांचा पाध करून बाध, करू, बाध समानाधिकरणाने मला असं समजलं कि मी जीव रूपाला व जीव संबंधी म्हणजे अहमला व अहमसंबंधी ममला आघळ ओ कघळ पण वस्तुस्थितीने जे निव्वळ पोकळ आहे जगलो। तेला तेला मी बनलो। अरे या सगळ्या कल्पना भ्रामक ठरता व तत्संबंधी मी गुरुला शरण काय केलं मी श्रवण काय केलं मी मनन काय केलं मी निधी ध्यासन काय केलं तत्व पदार्थाचं शोधन काय केलं हा ही एक प्रकारचा भ्रमच वास्तविक मी माला सदाचा प्राप्त असताना मी यातरी खटपटी का कराव्यात जर नव्हतं तर मी क्रिया कशासाठी केली आणि जर द्वैत नव्हतं तर वैचारिक आटी म्हणजे वैचारिक प्रयत्न म्हणजे श्रवण मननिधिनाचे प्रयत्न तरी मी का केले बरे सिद्धास्वता का निमालो साधन वेरी साधनानुष्ठानामध्ये मी का बरे प्रवृत्त झालो हाही एक प्रकारचा भ्रमच आहे तो कदाचित विसंवादी भ्रम असेल हा कदाचित संवादी भ्रम असेल पण असेल या दोन्ही भ्रमेहम भ्रमेणत्व भ्रमेण पाच का जना हा भ्रमेन ईश्वर भावत्व भ्रम मूल विदान जगत असं मला समजलं आणि ही समजही उमजण्याच्या स्वरूपामध्ये सदाची विलीन झाली नाम अनुभूती स्वरूपाला मी पावलो समज समज राहिली नाही समज उमजेत पर्यवसित होऊन ती उमजही अपार बोध सागरात पर्यवसित झाली आणि संपूर्ण विश्व केवळ परमात्मा स्वरूप आहे चिन्मय आहे कोणतीही वस्तु नाही अशा पूर्ण बोधाला पावलो याचं नाव देऊ नोभ टाकून देह तादात्म्य भ्रांतीचा परित्याग करून ज्याप्रमाणे समुद्र रूपाला पावते त्याप्रमाणे मी माझा अहम माझी देह तादात्म्य भ्रांती टाकून देऊन मी ज्या त्या शंभू स्वरूपाला शांभवी स्वरूपाला ब्रह्म स्वरूपाला पावलो असं महाराज म्हणतात शिवशक्ती समावेश महाराज म्हणतात शिव आणि शक्ती समावेशी समावेश याचा अर्थ समव्याप्ती शिवाजी आणि शक्तीची संपूर्ण जगामध्ये समव्याप्ती आहे अधिष्ठान रूपाने या शिवशक्तीची म्हणजे ब्रह्मस्वरूपाची सगळीकडे समव्याप्ती आहे म्हणजे समव्याप्त असणाऱ्या या शिवशक्तीला किंवा शिव आणि शक्ती जीव आणि जगत या सर्वांच्या मध्ये समव्याप्त असणार जे ब्रह्म त्या ब्रमन केले म्या ऐसेच के के के के ते आयसे वर्णन केले म्या केले पण आयसे केले आयसे केले म्हणजे या आयसे वर सतत भर ठेवा आणि आए आयसे च वर्णन साठ ओवी पासून चौसष्ट ओवी पर्यंत सतत चालू ठेवायचं आयसे ची सोडायची नाही आयसेचं सूत्र सोडायचं नाही आयसे ते हे आयसे हा ओळंबा या नमनाचा हा ओळंबा सदा लावित राहायचा प्रत्येक ओर्मीच्या वेळी ओळंबा लावताना किती वेळा ओळंबा लावायचा असं कंटाळायचं नाही ओळंबा हा सदा लावायचा असतो ओळंबा सोडायचाच नसतो ओळंबा सुटला की इमारत बिघडले असं म्हणून ऐसे नमन केले म्या केले पण ऐसे केले रंभा गर्भ आकाशे निघाला जायच हा दृष्टांत अतिशयच कळसाचा आहे रंभा म्हणजे केळीला म्हणतात त्याला गाभा नसतो ध्याना त्या केन करा त्या केळीच्या ठिकाणी अनंत गुण आहे त्या सगळ्या गुणांचा आपल्याला आता विचार करायचा नाही आत्ता दृष्टांत लिहा असा आहे त्या केळीची साल जी असतात वरची ती एक एक अशी काढायला लागली ती आपण एक एक जर काढायला लागलो तर त्या प्रत्येक झाडाचा असाय वरची साल काढली वरचा भाग काढला त्यात गाभा वेगळा असतो गाभ्याचं जे लाकूड त्यात वेगळा असतं या केळीच असं आहे की ती एकावर एक पदर तयार होऊनच ते तयार झालं पण त्याच्या आत सगळ्याच्या आत जो गाभा असतो तो गाभा नसतोच तिथे केवळ पोकळी आहे तुम्ही ते करू बघा प्रयोग आपली इथे प्रयोग करायला काही ते केळीचे झाड आहेत त्याच्या भरीव भागा असा आत काही नसतो म्हणजे त्या सोपटांच्या आत केवळ आकाश असतं केवळ पोकळी असते हेच त्या रंबेचं गरज हेच त्याच्या पोटामध्ये आहे म्हणजे आकाश म्हणजे त्याचा जर आपण एक एक परित्याग करायला लागलो आणि शेवटचा रंभा गर्भ म्हणजे आतला पोकळीचा भाग जर जा आविष्कृत झाला तर रंभा गर्भात असलेलं सूक्ष्म आकाश हे महाकाशामध्ये विलीन होत आकाश आकाश रूपामध्ये विलीन होत म्हणजे रंभागर्भरूप असलेलं आकाश हे महाकाशामध्ये विलीन व्हावं अगदी त्याच पद्धतीने मी भूमीर न, न तोयम न तेजो न वायु न खेंद्रियम वा न ते समूहा म्हणजे भूमी इत्यादी पंच महाभूतांचा निराश करून भौतिक असलेल्या पंचकोशांचा निराश महाराजांनी त्याच्यामध्ये सुचवलेला आहे त्या करता करता। देह देह त्या भोग मी नाही प्रविता तेजस मी नाही प्राज्ञा अज्ञान उपाधी मी नाही प्राज्ञा अज्ञान उपही चैतन्य मी नाही असं करता करता उर्वरित नाम कुटस्थ चैतन्य ते ब्रह्म चैतन्यामध्ये आकाशाशी अभिन्न व्हावं ते त्याच्याशी जसं एकूप व्हावं त्याप्रमाणे मी अहम देवनी शांभवी झालो या म्हणण्यामध्ये काही नवीन घडलं नाही उपाधिकृत वेदाचा पूर्ण परित्याग करून उपाधी विवर्जित अनुपहित अनुभवती स्वरूप ग्रह्मात्र जे चैतन्य त्याच्याशी त्याशी मी एकरूप बनलो हे याचं नाव आहे आयसे हे दे दे ते अशा प्रकारचा असल्या कारणाने माझ्या वंदनामध्ये आरशामध्ये जे मुखाचे प्रतिबिंब दिसते ते त्या आळशाचा त्याग केल्यावर जसे मूळ बिंबाशी म्हणजे मुखाशी ऐक्यपाव दिले किंवा वायू स्थिर झाला म्हणजे जसे तरंगे पाणी त्यात गुडी देतात दे दे किंवा निद्रा आपले पणाची प्राप्ती तात्काळ होते त्याप्रमाणे मी बुद्धीचा म्हणजे जीवपणाच्या उपाधीचा त्याग करून म्हणजे बाध करू प्रकृती पूर्ण स्पर्धन केली मी मिठाने मीठपणाचा लोभ सोडून सिंधूपणाचा लाभ घेतला म्हणजे एवढे होते होते, होते। था था। व्यापक होते स्वरूपाला पावते राहतच नाही संकुचित असल्या सगळ्या परिचिनतेचा परित्याग करून प्रकृती आणि पुरुष मीच झालो प्रकृती पुरुषाची व्याप्ती सर्वच आहे अहो राजाला एकदा आपण शरण गेलो म्हणजे सगळं आपलंच असत काय वश्य झाला राजा मग ते आपुलीच प्रजा प्रकृती पुरुषाची व्यक्ती सर्वच आहे असे समजून हे नमन केले आहे सगळीकडे आहे समजून म्हणजे अधिष्ठान ब्रह्मचैतन्य त्या रूपाने सगळीकडे समव्याप्त आहे याला म्हणायचं शिवशक्ती समावेश ज्या प्रमाणे के एक एक पदक काही केले असता त्याला आकाशच राहील तो केला हे अलंकार मात्र आहे अलंकार मात्र म्हणजे जेव्हा आत वाटवत होता तेव्हाही आकाशवरूप आहे सर्वतच सर्व जगताचा गर्भ जे प्रकृती पुरुष त्याशी अभिन्न जो मी त्या मी अशा रीतीने वर्ष या म्हणण्यामध्ये एक गोष्ट प्रक्रियात्मक अशी, अहम वंदन करतो असे जे शिवशक्ती म्हणजे प्रकृती विशिष्ट पुरुष त्याच्या विषयी माझ्या चित्तात असलेली जी पुरोक्ष या उभय भ्रांतीचा परित्याग केला म्हणजे अहम देवनी शंभू शांभविक कारण अह शंभोला देण्यामध्ये माझ्या परिचिन भ्रांतीचा त्याग आणि अपरोक्ष परिच्छिन्न वाटतो ईश्वर यद्यपि व्यापक वाटतो पण तो परोक्ष वाटतो म्हणजे ईश्वराविषयी व्यापकतेच ज्ञान आहे पण परोक्षतेची भ्रांती आहे स्व विषयी अपरोक्ष ज्ञान आहे पण परिच्छिन्नतेची भ्रांती आहे माझ्या स्वतच्या निवृत्त हो तो जसा व्यापक आहे तसा मी व्यापक आहे व मी जसा अपरोक्ष आहे तसा तो मला सदा अपरोक्ष अशा प्रकारचा मला निश्चय झाला याच नाव आहे अहमदेवने त्याचे यथार्थ स्वरूप सांगून त्याचं यथार्थ स्वरूप म्हणजे ब्रह्मस्वरूप सांगून निर् निर्विशेष सत्सामान्य स्वरूप सांगून व त्याच औपाधिक सांगितलं व हे वंदन करून प्रकरण संपवलेलं आहे कुंडली गोरदारी विठ्ठल दुसऱ्या प्रकरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज आता गुरुंच वंदन करत पहिल्या प्रकरणामध्ये प्रकृती पुरुष यांच्या यथार्थ स्वरूपाला जाणून त्याला अभिन्न ज्याला म्हणतात अशा प्रकारचं नेल आहे अर्थात हे नमस्कार रूप तर मंगल आहेच त्यात नाही पण हे मंगल मुख्य वस्तुनिर्देश स्वरूप असं मंगल आहे या वस्तुनिर्देश रूप मंगलामध्ये परमेश्वराशी अभिनंदन वंदनाच अवलंबन करून ज्ञानेश्वर महाराजांनी या पहिल्या प्रकरणामध्ये ईश्वराला वंदन केलेलं आहे आणि आता या दुसऱ्या प्रकरणामध्ये गुरूंच वंदन करतात यात सुद्धा एक शास्त्र मर्यादा त्याला म्हणून म्हणतात ज्याला परमार्थाचा क्रम असं म्हणता येईल तो परमार्थ क्रम ही सहजच गुंतवलेला आहे त्याच कारण हे आपल्याला देवानी दिलेला आहे या मनुष्य देहामध्ये दे येऊन मानवी जीवनाची पूर्णता आणि सफलता करावी असं जर वाटत असेल तर त्याला पहिला वहिला उपायस आहे <coughs> त्याने जया जे विहित ईश्वराचे मनोगत ते नि वरान्त सापड़े तो प्रत्येक ने विहित कर्मा चुष्ठान कराव प्राप्त कर्म नावे उचित जे पे विधित कर्मा चुष्ठान भगवंता की आज्ञा है कि ज्यादा आपापल कर्मा चुष्ठान करमण्य संसिधिम लभते ना भगवंता मनोगत पहले मनोगत है नुनुश्या, नुनुश्या ला ला हा, हा कर्माचा कर्मच कर्म अनुग्रह होतो ऐसी कर्मे साम्य दशा हो साम्य दशा होते कर्मे हे शुभ जावा कर्मद्वारा उचित कर्मद्वारा विहित कर्मद्वारा ईश्वराचं भजन करावं अशी मुख्य आणि गीतेची पण आज्ञा असल्यामुळे या आज्ञेप्रमाणे किंवा भगवंताने असं म्हटलेलं अर्जुनाला सुद्धा की कर्मण्येवा अधिकार असते माफलेशू कदाचन न ना फलेशू नाही न फलेशू म्हणण्यामध्ये नकार हा सामान्य नकार आहे आणि माफलेशो म्हणण्यामध्ये आज्ञार्थ नकार या आज्ञार्थ नकाराने तुझा अधिकार आहे पण तू त्याची इच्छा ठेवू नकोस असा पहिला उपदेश केला आहे या उपदेशाने ईश्वराचं भजन घडतं ईश्वराचा अनुग्रह होतो आणि ईश्वरानुग्रहाने संतांची भेट होते असा दुसरा नियम आहे ईश्वरानुग्रहामध्ये विषय वैराग्य निर्माण होतं विषय वैमुख्य निर्माण होतं ईश्वरानुग्रहामध्ये परमेश्वराला जाणण्याची तीव्र जिज्ञासा निर्माण होते आणि ईश्वराच्या अनुग्रहानेच ज्या ईश्वराच्या यथार्थ स्वरूपाला जाणण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली ती इच्छा ज्या महापुरुषाकडून पूर्ण होईल अशा महापुरुषाची गाठ घालून देणं हे त्या मुख्य ईश्वराच्या कृपेच वैभव आहे ते त्याचं स्वरूप आहे ते त्याचं फल आहे आणि ईश्वराच्या कृपेने जर आपल्याला गुरूंची भेट झाली तर उचितच गुरूंची भेट होते गुरु योग्य नाही भेटला तर काय करावं असा प्रश्न त्याच्या जीवनात कधीच निर्माण होत नाही हीच गोष्ट मनामध्ये घेऊन देवा कोन पुन्य त्यांचा सेवक मला मुलगा होगूस पड़त अमुख याग के, के स्वर्ग प्राप्त होमेंग काम हो ये ज्याला स्वर्ग काम आहे त्याने ज्योतिष्ठोम याग करावा म्हणजे त्याला स्वर्गाची प्राप्ती होते पण असं कोणतं पुण्य आहे की जे केलं असताना साधूची प्राप्ती होते याच मात्र वर्णन कुठेही केलं नाही साधूच्या भेटीला लागणार जेवढं पुण्य तेवढं करावं लागतं त्याचं उत्तर मग त्याला किती करावं लागतं याचं मज कुठेही दिलं नाही म्हणून आयसी वर्मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटून देवातूच आता मला हे सांगावस हे देवी मला आता हे कुणी सांगणार नाही असं स्वच्छ म्हटलेलं आहे एका वचना मेअले अवन्न अनुग्रह साक्षात जाए थे परमेश्वर जो पर्यत अपने परमेश्वर का अहत नहीं प्रें तो अवन्न सदुर अनुग्रह जो पर्यत अपने सदगुरु सच्छास्त्रा भेदच होता लाभ हो अर्थात ती वचन अपने डोक्या प्रकाश शकत नहीं असा थोड़क अर्थ है ईश्वरा अनुग्रहान गुरु की भेट होती कि एक धड़ा की ज़र अपूर्व निर्माण होत त्या अपूर्वामध्ये योग्य पुरुष हे जो श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ आहे आणि आपल्या संशयांची पूर्ण निवृत्ती करून आपल्याला बोधावर नेईल असा जर कोणी महापुरुष तिथे उपलब्ध नसलाच स्वतः ईश्वर हा अनावृत स्वरूपाचा असल्याप्रमाणे माझ्या विठोबाचा पैसा प्रेमभाव आपण देव होय गुरु तो देवच गुरु रूपाने पुन्हा अवतीर्ण होतो आणि आपल्याला बोध करून देतो आपल्या स्वतःच्या वचनाशी तो विमानदारी तो कधीही बेमान कधी होत नाही देवाविषयी बेहिमान बनलाय ज्या ईश्वराने आपल्याला दिली इंद्रिय हात पाय कान डोळी मुख बोलावया वचन ते जोडसी नारायण नासे जीव पण भवरोग पण नेमका त्या देवाला विसरला असो तेव्हा ईश्वर याची जाण चित्तामध्ये ठेवून स्वतःच गुरु रूपाने अवतीर्ण होतो असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे आणि त्याला बोध करतो याला उत्तम उदाहरण अर्जुनाच आहे उत्तम उदाहरण उद्धवाच आहे भगवंताला साऱ्या आयुष्यात साऱ्या अवतारात म्हणा फक्त दोनच शिष्य मिळाले अर्जुन आणि दुसरा उद्धव त्या अर्जुनासाठी मात्र देव अर्जुनाच्या कर्वे का होत नाही देव झाला का नाही मला माहिती नाही झाला का नाही म्हणण्याचं कारण आपण कशाला त्याला झाला म्हणून म्हणायचं म्हणताना तर असं म्हटले कृष्ण मंदिर म्हणून तो जगद्गुरु आहे पण अर्जुनाने त्याला गुरु क्या म्हणजे काय केलं अर्जुन त्याचा शिष्य बनला शिष्यस्तेहम साधी मान तम प्रपन्नम देव शहा आहे अर्जुन म्हणताना कसं म्हणतो कळलं मी शरण आहेत देव शाणवता असे शरण येणारे रगड आहेत म्हणाला अपुलाचे लोभे मजा आवडी तुही फक्त झोंबी वरी मी चिकरी वालभेआय साथ ज्ञानिया ऐकू असे पुष्कळ मला भेटतात माम साधी माम शिक्षय माम प्रबोधय ते तुझं तुझ्या जवळ ठेव म्हणला गुंडाळून हे देव म्हणतो मी असं नुसतं शरण येणारा मी शिकवित नाही महार्जुनाला माहित झालं की अरे मी विचारतो आहे मी शरण आहे म्हणतोय त्याचा शिष्य बनलो नाही वास्तविक शरण येणाऱ्या सांगावं पण नाही तिथे दोन पद वापरले एक शरणागतीचं पद आहे आणि दुसरं शिष्यत्वाचं पद आहे शरण आल्यामुळे देवानीने हा सांगितलं नाही शरण येणारे पुष्कळ असतात अनेक कारणाने शरण येतात ज्यावेळी भगवंत गदा उद उगारतो त्यावेळी सगळे शरणच येतात कारण त्याला वाटतं की जर मी या गदेखाली चिरडून पार भुगा बनलो त्यापेक्षा शरण जाऊन जर जीवदान देवाने दिलं तर बरं होईल सबसे जी प्यारा आहे कुणी करता शरण येतं त्यात विशेष महत्वाने शिष्यस्तेहम मी देवा तुझा शिष्य बनलोय म्हटल्यानंतर मग भगवान श्री भगवान मग भगवान खरे बोलायला लागले हा आत्ता देवाने आपलं तोंड उघडले तोपर्यंत भगवत गीता नाहीच तोपर्यंत सगळे अर्जुन गीताच आहे अर्जुनाचीच गीता सगळी एकंदर झाल्या अर्जुनाचं सगळं बोलणं संपलं अर्जुन गीता संपली अर्जुन गीता संपू अर्जुन शिष्य झाला त्यावेळी भगवान बोलायला लागले अशोचच्या नोच्य स्तम प्रज्ञा वादांता सुन गतासृष्ट मानु शोचंती पंडित आह सांगण्यात तात्पर्य गीता म्हणजे गुरु शिष्याचा संवार गीता म्हणजे देव गुरु रूपाने कसा अवतीर्ण होतो जसा अर्जुनासाठी अवतीर्ण जसा उद्धवासाठी अवतीर्ण झाला जगद गुरु आहे अर्जुनाचा गुरु आहे दादा गुरुजी असं म्हणत असत कि न बोलणाऱ्या गुरुंच नाव देव आणि बोलणाऱ्या देवाचं नाव गुरु उपदेश करायला देव प्रवृत्त झाला म्हणजे तो गुरु होतो तो उपदेश करणारा देव असल्या कारणाने तो तिथे गुरु झालेला आहे आणि अर्जुनाचं परम भाग्य त्याप्रमाणे ज्याचं भाग्य उदयाला येतं ज्याची कर्म साम्यद होते त्याला ईश्वर स्वतः गुरु रूपाने अवतीर्ण होऊन बोध करून देतो असं शास्त्र आहे अशी अनेक प्रमाण वचन आहे जेव्हा तेव्हा या भगवंताच्या अपरोक्ष ज्ञानासाठी कि ज्या भगवंताच्या अपरोक्ष ज्ञानाने मनुष्याचं जीवन कृतार्थ होत ते ज्ञान कशाने प्राप्त होईल असं वेदाला विचारलं श्रुतीला विचारलं तर त्या श्रुती मौलीने आपल्याला असा के विद्नार, उपदेश केलाय तद् विज्ञाना विज्ञानाथम सगुरुम ए अभिग्छे श्रो समिपाणी श्रोत्रियम ब्रम्ह निष्ठम वेदा तत् विज्ञानाथमरमेश्वर पर ब्रह्म ज्ञा सा अभेद साक्षात् आत्मत्वा साक्षात्कार होने तत्विज्ञान सो गुरु एवं अभिगचित एवंकारा प्रतिपादन के जाए स्वतः बुद्धि ने तुला ज्ञान हो रही श्रुति संगते कि जी श्रुति मऊली है जी चरुदय अहितापास काी ही ती उन्नी श्रुति पर जी सरुदय है कि ज्ञापन गेजे एवड्या थाम थोड़स अधिक बोल आप विषय तीचा चित्ता दयाकार गुरु अभिगछित एवडन थाम ती जाता जाता दोन चार गोष्टी सांगून गेली पाणी पाणीही आपल्याला बंधन दिले की तू तु तुझ्या हातामध्ये समीधा घेऊन जा समिधा या शिष्याच्या श्रद्धेच्या द्योतक आहे तू श्रद्धा संपन्न होऊन म्हणजे साधन चतुष्ट संपत्ती संपन्न होऊन त्या संपत्तीने युक्त होऊन तू जावस असं श्रुतीचं मनोगत असल्या कारणाने हातात घ्यायचा त्याचं एकच उत्तर आहे की आपण त्यांच्यासाठी आपल्या स्वतःच्या श्रद्धा सर्वच्या सर्व त्यांच्या पायी वाहतो आहोत आता याच्या पुढे मी माझ्या गुरुंच्या पुढे माझं डोकं चालवणार नाही म्हणून हे डोकं त्यांच्या पायावर डोकं म्हणजे हे नव्हे स्वतंत्र वृत्ती मी ठेवणार नाही म्हणून डोकं तिथे समर्पित करायचं आणि हात जोडायचे म्हणजे माझी श्रमशक्ती मी आता कुणाचीही सेवा करणार नाही मी सेवा आता तुमची करीन अशा दोन्ही कारणास्तव श्रद्धेचं उपलक्षण म्हणून अधिकाराचं सूचन म्हणून समेत पाणीही आणि एवढ्यावरही थांबिने ज्या गुरुना तो शरण जाशील त्याचं लक्षणही सांगून ठेवलं जातात श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम श्रोत्रीय शब्दाचा अर्थ श्रुत अधिक असलेला के श्रवण केलेला वेदाचा अध्ययन केलेला वेदाच्या साराला जाणणारा श्रुती स्मृतीला यथार्थ रूपाने जाणणारा असा जो महापुरुष त्याला श्रोत्रीय शास्त्र संपन्न असं म्हणता येईल श्रोत्रियम एवढ्यावर भागलं नाही तर ब्रह्मनिष्ठम दुसरं पद घालून ठेवलं एकादेशी शब्द निष्णात असेल शब्दामध्ये तो तज्ज्ञ असेल शास्त्र संपन्न असेल पण ब्रह्मनिष्ठा जर त्याच्या चित्तात नसेल ब्रह्मानुभूती जर त्याला आलेली नसेल प्रातीभ दर्शनाला योग्य नाही असं तू समज म्हणून घालून ठेवतो आणि या उभय लक्षणाचाच अनुवाद पुढे भागवतकारांनी केलेला आहे भागवतकाराने पण असं म्हटले शाब्दे निष्णातम ब्रह्मण्युपमाश्र तेही म्हणतात की शाब्द शब्दनिष्णात आणि परनिष्णात शब्द निष्णत म्हणण्यामध्ये श्रोत्रिय आणि परनिष्णात म्हणण्यामध्ये ब्रह्मनिष्ठ या उभय लक्षणांचा अनुवाद त्याची अनुवृत्ती स्वतः भागवतातही केलेली आहे तीच अनुवृत्ती पुढे भगवद्गीतेतही आली आहे तद्विध्यन परिप्रश्न सेवया उपदेशन न्यान ज्ञानी तत्वदर्शना ज्ञानी पण असला पाहिजे तो तत्वदर्शी पण असला पाहिजे या दोनच पदांची तिथे पुन्हा अनुवृत्ती केली आहे तद्विधी इथे सुद्धा कस आहे तद्विज्ञानार्थ श्रुतीचं सूचना पदयोजना सुद्धा अशी आहे की ज्याला श्रुतीचं ज्ञान आहे परिप्रश्न सेवा हे ऐकतेना हा तत्वदर्शना असा हे ऐकते वेळी या श्रुतीचं स्मरण झाल्या राहणार नाही अशीच पदयोजना भगवद्गीते केलेली आहे आणि भगवद्गीता ही वेदा वेदोपजीवी अशी स्मृती असल्या कारणे वेदोपजीवी सर्व स्मृती वेद असल्यामुळे आपल्याला त्या प्रमाण आहेत सर्वतोपरी ग्राह्य आहेत नाही तर वेदविरुद्ध प्रतिपादन करणाऱ्या श्रुतीविरुद्ध प्रतिपादन करणाऱ्या स्मृती या अमान्य आहेत त्या आपण मानू नये असं सांगण्याच तात्पर्य या स्मृतीमध्ये अर्थात भगवद्गीतेमध्ये ज्ञानीना हा तत्वदर्शिना म्हणून श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ या उभय पदांची अनुवृत्ती केलेली आहे पण एक संतांनी त्याच्यामध्ये विशेष अनुवृत्ती वेळोवेळी केली आहे ती म्हणजे कृपाळू हे श्रोत्री असावेत ब्रह्मनिष्ठ असावेत पण त्या बरोबरच शिष्याच्या उद्धाराची कळकळ बाळगणारे असावेत असा एक संत बाप कृपवंत या कृपावंत पदाचा अनु अनुवाद फार फार केल्या संतांनी साधू संतांच्या मनामध्ये ही गोष्ट विशेष आहे सांगण्याच तात्पर्य हे, हे वर्णन करते सुद्धा ठेवली पाहिजे उपदेक्षा याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी जे लिहिले ते मोठ चिंतनीय काय चिंतनीय याच्या मागे ज्ञानाचं महात्म प्रतिपादन केलं सर्व कर्माखिल पार्थ ज्ञाने परिसमाप्ये हे वर्णन ज्ञानाचे एवढं सामर्थ्य की जे सर्वच्या सर्व कर्म व सर्व कर्मांची फले सदा ऐकल्याबरोबर सहज निर्माण होते की ते ज्ञान मला कशाने प्राप्त होईल तर विधी प्रणीपाते परिप्रश्ने असं करून भगवंताने त्याचं उत्तर दिलंय याच्यावरच्या चार ओव्या अतिशय चिंतने आहे त्याचा अर्थ फारसा सांगण्याची आवश्यकता नाही आपण सदाच तो ऐकतो पण त्या ओव्या म्हणून मात्र जातो ते ज्ञान पैगा बरे जरी मनी आधी आणावे वास्तविक ज्ञानीन हा ही दोन पद दोन पद वापरायला पाहिजे होती पण दोन पदाकरता एकच पद वापरले होते म्हणजे संताया भजावे सर्वस्वेशी तनुमनोजीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील कसले जेणे आ बोधले अंतस्करण बोधले संकल्पा महाराज म्हणतात संकल्प विकल्प रित्त होईल अशा या महापुरुषाला सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा आपल्या गुरूंचा आणि उल्लेख करून त्यांचे यथार्थ स्वरूप सांगून इथे वंदन केलेलं आहे श्रीमन निवृत्तीनाथे ती खात्यातम दैवत या साक्षात विद्यामध्ये आपल्या गुरुंना दहाव्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायामध्ये नमनात या दोन लक्षणांची अनुवृत्ती यथावत पद्धतीने महाराजांनी केली आहे ती म्हणजे अशी नमो विषद बोधविद गदा म्हणजे श्रोत्रीय कि जे बोध करण्यामध्ये स्पष्ट बोध करण्यामध्ये समर्थ आहेत चतुर आहे अं मनोविशद बोध विद्या विद्यारविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलास याया, उत्तरार्धामध्ये आणि त्यांची ब्रह्मनिष्ठा प्रतिपादन केली आहे तर तुर या लालने या पूवीमध्ये ते ब्रह्मनिष्ठाय कसं वर्णन केलं या दोन्ही पदांचा अर्थ तिथे सांगून गुरूंच मुख्य पारमार्थिक लक्षण त्याला म्हणतात तेच त्यांनी तिथे प्रतिपादन केले आपल्याला जर कोणी विचारलं तुमचे गुरु कोण तर अमुक उंचीचे अमुक बाय अमुक साडेतीन बाय साडेतीन हे आमचे गुरु काळे गोरे ठेंगणे उंच लांब आडनाव अमुक उपनाव अमुक हे आमचे गुरु हे काही गुरूंचं लक्षण आहोत हे त्याच्या शरीराचं लक्षण आहे गुरूंचं पारमार्थिक यथावत स्वरूपाचं लक्षण हे अशा प्रकारचं श्रोत स्वरूपाचं श्रुती प्रतिपादित स्वरूपाचं हे लक्षण आहे या लक्षणाने संपन्न असल्या पुरुषाला आपण शरण जावं हा त्यातला भाग आहे ज्ञानेश्वर महाराजांनी प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला जवळजवळ जिथे जिथे नमन आहे तिथे आपल्या गुरूंना वंदन केलेलं आहे ज्ञानेश्वर महाराज परब्रह्मामध्ये आणि गुरुमध्ये किंचितही तत्वत भेद मानित नाहीत ही गोष्ट पहिल्यांदा ध्यानात ठरेल म्हणजे पहिल्या प्रकरणामध्ये प्रकृती पुरुषाच्या शुद्ध स्वरूपाला ते ज्यांचं स्वरूप आहे अशाच गुरुंना हे आता वंदन करत आहेत याच्यामध्ये घोटाळा होणार नाही इतकंच नव्हे तर ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा अठराव्या अध्याय जय जय देव निर्मळ हनाखिल मंगळ जन्म जरा जलद जाळ प्रभंजन हे कुणाचं वर्णन केले देव शब्दाने गुरूंच वर्णन केलंय म्हणून देव आणि गुरु यांच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज अभेद मानतात ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवली जय जय आचार्या समस्त सुरव्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखो दया असं आपल्या गुरूंच वर्णन केलं आणि आचार्य या पदाने केले आचार्य पदा के हे कुणालाही म्हणून चालत नाही आता हल्ली चार दोन प्रेमळ कथा लिहिल्या कि तो आचार्य पदवीला प्राप्त होतो प्रेमळ तसा लिहिणं हे काय आचार्याचं लक्षण आचार्याच्या लक्षणाची स्वतंत्र कितीतरी चिंतन लिहिलेली आहेत मोठमोठ्या पुरुषांनी अचिनवतेच्या शास्त्रार्थ आचार स्थापयी स्वयमेवाचरित असतो त्याला म्हणतात की जो शास्त्रार्थ पूर्ण जाणतो स्वतःला संभालते हे असं नव्हे स्वयमेवाचरित असतो जो स्वतःच आचरण करून दाखवतो तो, तो, तो आचार्य पदवीला प्राप्त होतो याचं भाषांतर जसं तसं मौलीने केलं श्रुती स्मृतीचे के अर्थ हो अनुस्थाने आचार्य पदाच्याऐवजी वडील पद तिथे वापरलेलं आहे वडील म्हणजे आचार्य या आचार्यांना तिथे महाराजांनी वंदन केले आहे म्हणून बारकाव्यानं पाहिला असताना आपल्याला सध्या सुनील की आचार्यांची अत्यंत आवश्यकता आहे ंदनानंतर गुरुवंदनाची निदांत गरज आहे ईश्वरच गुरु रुपाने त्यांच्यामध्ये नाही इतकंच नव्हे तर स्वतः एकनाथ महाराज एका ठिकाणी असे आचार्य आपमती भजता राया अनेक अपाया माझी पडे आपल्या स्वतःच्या बुद्धीने कधीही असं करू नये त्याच कारण उपाय होण्याच्याऐवजी अपाय होण्याची शक्यता म्हणून गुरूंची नितांत निता गरज आहे गुरुविना कधी ही गोष्ट घडत नाही गुरूंच्या भक्तीचं फार महत्व आहे अव्य अव्यवसायी ना निश्चय नाही बहुशाखा हनंत पुटे अनंत आणि जी निश्चयात्मिका बुद्धी असते ती मात्र एका ती एक स्वरूपाची असते तिच्यामध्ये मात्र पुन्हा बदल होत नाही एक त्याचं एकच कारण त्याच्यावर गुरुची कृपा असं समजत पंडित राज राजेश्वर शास्त्र्यांनी त्यांचा जो मूळ संकल्प आहे त्या संकल्पनामध्ये या गोष्टीला विशेष प्राधान्य दिले आहे विवेक तपस्विता विवेक श्रुति संपत्ति तपस्विता तपस्विताव जीवन अहम कर हे हे, चारी, चा, चारी में जन्मभर करीन असत तिथे ही पंडित राज की गुरुकृपेच काय वैभव आहे हे वैभव आहे पूर्ण होत गुरुकृपेन जर त्याच्यामध्ये गुरुकृपा नसेल तर अनौचित्यमाण होत एक उदाहरण आहे ते उदाहरण आपण एकदा दिलेलं आहे पुन्हा इथे पुनरुक्तीचा दोष पत्करून सांगतो हे उदाहरण असं आहे की कर्णाने विद्या संपा दिली फक्त गुरूंची कृपा संपा दिली नाही म्हणून त्याच्या त्या विद्येमध्ये अनौचित्य निर्माण झालं वेळेला त्या विद्येचा काळी मात्र उपयोग झाला नाही असो सार अभिप्राय गुरुकृपेची नितांत गरज आहे नाहीतर अनेक अपाया माझीकडे हेच शेवटी खरं व्हायचं म्हणून गुरूंची कृपा असणं नितांत महत्वाचं आहे थोडासा लौकिक भाग इथे आपल्याला सांगण्याची गरज आहे त्याचं कारण असं की आपल्याला काही जीवन व्यतीत करायचं त्यासाठी म्हणून उदाहरण म्हणून आपल्याला सांगतो गुरुजी त्याच्यावर फारसं पुष्कळ बोलत असत मी फारसं बोलणार नाही ते बोलो थो एक एक वाक्याचा वाक्य उ जग मधे मानवाला आई बाप असले बापे आई बाप लोक है मनुष्याला उपास्य को एक देवता कितेक लोग देवता नहीं तीसरी गोष्ट मनुष्याला गुरु असले अपन कोणत्या तरी एखाद्या शास्त्राला प्रमाण मानत नाही गोष्टी माणसाच्या जीवनात नितांत गरजेच्या आहेत त्याचं कारण आपण काय करावं याचा जर प्रश्न निर्माण झाला तर शास्त्राला विचारलं पाहिजे शास्त्रमाण ते कार्या कार्य व्यवस्थित असं भगवंतच सांगतात म्हणून कोणत्या शास्त्राला आपण प्रमाण मानून चाललं पाहिजे असा त्यातला त्यात गुरूंची आवश्यकता आहे असं स्पष्ट प्रतिपादन करीत असत आणि ही एक मानवी जीवनातली महत्वाची गरज आहे तुम्ही म्हणाल काय गरज आहे त्याची तुम्हाला सांगतो म्हणजे माणसाला जी भूक लागते ना ती भूक तीन प्रकारची भूक आहे पहिली जी भूक आहे माणसाची ती आचाराची भूक आहे शरीरानं वागण्याची भूक आहे तर ती शास्त्राच्या निर्णयाने शास्त्राच्या वातीवर केली शास्त्र वातीवर म्हणजे शास्त्र प्रकाशावर केला पाहिजे असं महाराजांचं म्हणजे शास्त्र प्रकाशामध्ये क्रिया निर्णय करून क्रियेची जी भूक आहे ती भागवली पाहिजे मनुष्याची भावनिक जी भूक आहे आणि वैचारिक जी भूक आहे ती मात्र संत कोणीही पूर्ण करू शकत नाही संत असे आहेत की आपल्या भावनिक भूकेची पूर्तता करून शमविणारे वैचारिक कृकारे असल्या कारणाने गुरुंची अतिशय आवश्यकता आहे आपल्या जीवनामध्ये ही भावनिक भूक भागवण्यासाठी भक्तीची गरज आहे भक्तीने भावनिक भोग भागते आणि ज्ञानाने वैचारिक भोग भागते पुन्हा दुसरे शब्दात सांगायचं देवाने आपल्याला शरीर दिले म्हणून कर्माचा उपदेश आपल्याला मन भावना दिली आहे म्हणून भक्तीचा उपदेश आपल्याला देवाने बुद्धी दिली आहे म्हणून तत्वज्ञानाचा उपदेश त्या दृष्टीने जर कळू ही भक्ती होण्यासाठी हे ज्ञान होण्यासाठी स्वतः भक्तीचे आचार्य नारद ऋषी ज्या नारदाला भगवंतानी माझी विभूत म्हणून सांगितले देवऋषीर नारदस्तथा दे नारद हे माझे विभूती रूप आहेत असं जर त्याचं वर्णन केलं त्या स्वतः नारद मुनी पण असं प्रतिपादन केले की तुम्हाला जर ही भक्ती पूर्ण भावी, आपली भावनिक आपल्याला वैचारिक भोग लागलेली आहे ती भागावी असं जर वाटत असेल तर महत्वा येव ये किंवा भगवत कृपालेशात वा असं ते म्हणतात महत असतो मुख्यत असतो महत्कृपया मुख्यतः गोष्ट अशा की आपल्यावर साधूची कृपा व्हायला पाहिजे तर आपल्या घडेल भगवत साक्षात होईल एरवी होणार नाही किंवा विकल्पाने कळ घातलाय भगवत कृपा वा भगवंताच्या कृपालेशाने अंशत भगवंताची जर कृपा झाली म्हणजे ईश्वरानुग्रहाने आपल्याला भक्ती घडते किंवा साधू पुरुषाच्या विचारून चालत नाही एक पहिली गोष्ट हनुमंताला विचारलं काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा सुधवटा किंवा नवविधा काय बोलिली जे भक्ती द्यावे माझे हाती कुणी संत जे संत जनानी माझ्या हाती द्यावी म्हणजे संतांना त्यांनी असं विचारलं कारण संत कृपेशिवाय ही गोष्ट घडणार नाही साधूंच्या ठिकाणी कृपासण दयासण हा त्यांचा भांडवल संत दया। संता आपुली ममता नाही देही असा तिथे स्पष्ट उल्लेख केला असल्या त्यांच्या ठिकाणी असणारी जी कृपा दया हा त्यांचा मूळ स्थायी भाव असल्या कारणाने कोणीही गुण न विचारी काही हे त्यांचे मुख्य लक्षण आहे साधूच्या लक्षणामध्ये ही गोष्ट साधूंकाने मुद्दाम अंतर्भूत केली आहे इतकंच नव्हे तर या साधू पुरुषाच्या कडे जाऊन त्या साधू पुरुषाची सेवा करून आपण ईश्वराचा साक्षात्कार संपादिला दिला पाहिजे त्या सेवा करायची ह्याचे पुष्कळ प्रकार पुष्कळ विचार विचारसागरात लिहिलेले आहेत ज्ञानेश्वरी जाग जागी लिहिलेले आहेत तुम्हाला त्याचं फारसं म्हणजे पुष्कळ वर्णन पाहिजे असेल तर आचार योपासन यावरच ज्ञानेश्वर महाराजांचं अत्यंत हृदय स्वरूपाचं विस्तृत स्वरूपाचं अत्यंत हृदयस्पर्श अशा स्वरूपाचं ते वर्णन आहे तुम्ही वाचा पण एका शब्दामध्ये महाराजांनी त्या सेवेचं वर्णन लिहिलंय आपण काल वर्णन जी जीवु। होईल म्हणालो होतो स्वामी जी मनोभावा चुकी जे हे परमसेवाडवाणिज्य कर्म एवढ सांगून स्वतः नार थांबले नाही ते म्हणाले की साधू पुरुषाच्या कृपेने हरिभक्ती ईश्वर भक्ती होऊन ईश्वर साक्षात्कार होतो पण साधूची भेद कशाने होईल शंका आहेत सहज त्या शंकेचं उत्तर देताना ते सांगतात महत्ग तू गरुला अमोघ स्वरूपाचा दुर्लाभा, आहे संत सत्संग होणं शक्य नाही अनंत जन्माची पुण्यही लागते त्यावेळी साधुपुरुषाची भेट भेट होते पूर्वजन्मे पूर्वजन्मे सुकृती थोर केली ती मज आजी फळाशी आली भेटी झाली या संतास, संतांची भेट झाली त्याच कारण पूर्वजन्मामध्ये मी थोर सुपृत केली होती त्याच हे फळ किंवा पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य कैसा संत चरण पावलो अतिव पुण्य निष्काम स्वरूपाची लागते सकाम पुण्य केली तर मुलं बाळ होतात सकाम पुण्य केली तर माणूस श्रीमंत होतो सकाम पुण्य बंगल्यातला मोठारीतला होतो पण कृतार्थ होत चित्तांत कुछ मुख्य विना जो सकाम के नहीं। चित्तात भोगवासना शिक सकाम शुचिनाम श्रीमतंगी ही योग उसे चित्त भोगवासना यही आणि जर योगभ्रष्ट तो झाला तर अथवा योगीनाम एम अशा ठिकाणी आणि निष्कामाची योजना त्याची विल्हेवाट लावलेली आहे असा आपण विचार केला तर साधू संग करणारे ही जगामध्ये पुष्कळ आहे साधूची संगती करणारे लोक नाहीत असं नाही पण साधू संगती कशाला म्हणतात संघ शब्दाचा अर्थ काय तो सांगतो म्हणजे संघ शब्दाचा अर्थ आहे आपल्या अंतःकरणावर त्याचे ठसे उमटले साधू संगती केली पण साधूंच्या संगतीत राहून साधूंच्या बोधाचा आपल्या अंतःकरणावर उसट सुद्धा ठसा उमटला नाही काय साधू संगती केली आपण म्हणले त्यांच्या जेवताना पंक्तीला मी सदा असायचो तू काय त्यात मोठ्या नावाच्या पंक्तीला साधू संगती एक आहे गोष्टीच्या प्रतिपादन केल्या आहेत दुर्लभम त्रेने वैतुग्रह हे हेतुकं मनुष्यत्व मुख्यत्व महापुरुष संश्रया महापुरुष संश्रय म्हणजे त्यांच्याकडे राहायचं पंक्ती पठाण जेवायला पहिल्या पाठावर हे त्यांचं लक्षण नाही मुख्य लक्षण आहे त्यांच्या संगतीत रंग श्रवण मनिध्यासन करून त्यांनी आपल्याला महावाक्याचा उपदेश करून त्यांच्या संगतीतच वस्त्रूप होऊन त्यांचा ते त्याच्यावर आशीर्वाद घेणे त्यांच्यावर त्यांचा शिक्कामोर्तब करणे लिहून द्या म्हणून मागायचं नाही गुरुने शिष्याला किंवा शिष्याने गुरुला लिहून देऊन ही गोष्ट कधी आजवर भागली नाही भागणार नाही हे अशक्य न लिहिता भागी येईल ते कोणीही नाकारू शकणार नाही असा त्यातला मुख्य भाग आहे लोक महाराज म्हणायला फारस काही लागत नाही एक पाटी लावली की लोक महाराज कपडे फाडले की लोक महाराज म्हणतात घटम बिंद्यात पटम छिंद्यात करोद्वार असे न प्रकार येण प्रसिद्ध पुरुषोभव आहे त्याला फारस काही लागत नाही आपल्यावर खरोखरी कृपा गुरुंच्या ईश्वराला पटावी आणि दुसरी गोष्ट आपल्या मनाला पटली पाहिजे तुम्हाला मी असं स्पष्ट सांगू इच्छितो की तुम्ही एकांतात बसा तुमचं मन तुम्हाला महाराज म्हणताय केवढं बघा तुमचं मन तुम्हाला महाराज म्हणणारच नाही महाराज म्हणजे ब्रह्मात्मेचे बोध संपन्न श्रोत्रीय तो ब्रम्हनिष्ठ आहे असं तुमच मन तुम्हाला म्हणणार नाही कारण तुम्ही नाही म्हणून प्रामाणिक आहे की ते आवडीची धणी पुरविणे पुरवया की देवा माझ्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी माझ्या जातीचा माणूस मला भेटला म्हणजे मोरे आडना वाचा का या मनुष्यत्व आवडे ज्या हरी अंतरापासून महाराज म्हणतात ज्याच्या चित्तामध्ये भगवंत अंतकरणापासून आवडतो असा जर कोणी असेल आयसियाचे मनी आर्थ मा अशा विषयी माझ्या मनात इच्छा आहे म्हणजे मनापासून हरि आवडणारा वा हरिस्वरूप असलेला जो महापुरुष संत साधू पुरुष तो मला भेटावा अशी इच्छा तिथे व्यक्त केली आहे म्हणून सद्गुरूंची भेट होणं साधूची भेट होणं अनंत पुण्या हे शक्य आहे शुद्ध पुण्या तिथे जाऊन त्यांच्या संगतीत राहून आपल्या चित्तात त्यांचा संग निर्माण होणं म्हणजे भगवंता आवड निर्माण होणं परोक्ष ज्ञान होणं अपरोक्ष ज्ञान होणं दृढ ज्ञान होणं परत स्वतः विथान रहीत बोध निर्माण होण हा खरा संत संघ संगतीत राहणं हा संत संघ नाही संघ निर्माण झालाय का विषयाचं कस वर्णन केले विषयाचा संघ निर्माण होण म्हणजे काय विषयकडे जाण हा संघ नाही विषय मनात बसणं हा खरा संघ आहे तिथे आचार्य आले होते त्यांनी काही गोष्टी एक गोष्ट अशी सांगितली की साधू लड् खाताय का जरूर खाताय साधू लड् खाताय साधू लाडू खातो का हो साधू लाडू खातो तर काय साधू माणूसच आहे ना तो लाडू खायलाच पण जर साधू कधी लाडू खाऊन त्याच्या चित्तात जर त्या लाडूचे संस्कार ला, राहिले आणि जर पुन्हा तो विचारायला लागला हमको लड् खिला हम पक्की रसोई खाते हे ऐसे रसोई खाते नाही हमको खिलाव असं जर तो म्हणू लागला आब साधूने लड् खाया आब लड्डू ने साधू को खाया साधूने लाडू खाणं हे उचित आहे पण त्याचे चित्तात संस्कार निर्माण होणं ते लाडू चित्तात राहणं ला आणि तो माणूस भेटला की केव्हा खाऊ मी तोसरे हणार का नाही आम्हाला गेल्या तो बंदो बंडोबंदा बोलावणार याचा अर्थ असा की अजून चित्तात बसलेला आहे तो विषय म्हणजे चित्तात विषय बसणं त्याचे संस्कार राहणं याचं नाव हो त्या लाडून आपल्याला करणं मग विषयाची आसक्ती जर तुम्हाला समजत असेल विषयाचा संघ जर तुम्हाला कळत असेल कसं लिहिले त्यात सुद्धा बारकावाय हा संघ तरी का निर्माण होतो ध्यानाने निर्माण होतो कोणाचं ध्यान करू नका ना चिंतन करू नका तुम्ही सेवन करा पण चिंतन करू नका सेवन करा असं तुम्हाला सांगायचं का मला ते सांगायचं नाही मला ध्यान करू नका सांगायचं त्यात तारत्य सांगण्याकरता मी बोललो भगवान एका ठिकाणी बोललाय ना ध्याय तो विषयान कुंसाहा संघेशू पे संघात संजायेते कामहा कामात क्रोधो विजा येते क्रोधात भवते समूहा समूहा सं स्मृती विभ्रमहा स्मृतिभ्रमशात बुद्धिनाश बुद्धिनाशात प्रणशती उतरती भाजणी गडगडत बार नदीत कटकटी असा हा संघ निर्माण झाला अर्थ आहे साधूंच्या संगतीत राहून अंतःकरणावर त्याचे ठसे उमटले पाहिजे संत कृपेनं विद्येचा लाभ होतो ज्ञानाचा लाभ होतो नवे नवे देवाचा लाभ होतो तुका म्हणे आता लाभ नाही या प्रकारचा लाभ शब्द हा अतिमहत्वाचा आहे कारण प्राप्त या पदापेक्षा सुद्धा लभ्यते असा जो शब्द आहे हा अति महत्वाचा आहे कारण नारदमुनी सुद्धा लभ्यते हा शब्द साधू कृपेबद्दल वापरलेला आहे लाभ होणं लाभामध्ये दोन गोष्टी असतात एक लाभामध्ये अनुकूलत असते आणि लाभामध्ये प्रयोजनशील असते लाभ तोच ही अनुकूल असतो आणि फलीभूत स्वरूपाचा असतो प्रयोजन युक्त असतो असा फक्त देवत आहे जगात की जो अनुकूल आहे आणि सफल आहे फलयुक्त आहे देवाच्याच भीतीने माणसाला खरी अनुकूलता विषयची खरी अनुकूलता का नाही अरे पत्नी ज्यावेळी घरात आली त्यावेळी अतिशय आनंद झाला चालती बोलती जिवंत लक्ष्मी आपल्या घरात आली असं वाटायला लागल आणि ती जेव्हा आपल्याला त्रास देऊ लागते त्यावेळी आपल्याला असं वाटतं कि जखिण आपल्या घरात आली आता कुठे अनुकूलता अनुकूलतेच सकृत दर्शन झालं पण भीती अनादर निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली प्राप्त झाला की तो प्रतिकूल आणि पत्नीच्या अर्थात तत्संबंधित पंचविषयाच्या कोणत्याही कितीही लाभाने मनुष्य जीवन सफल होत नाही मौलीने एक शब्द एक उभे लिहिले या संसार वृक्षाचं वर्णन करताना या, या। फळ चुंबिता फूलना ना तुरुंबिता जे काही पंडू सुद्धा अशोकाच झाड त्याला फळ येत नाही फुल येत नाही दिसायला मात्र शोभा आपण झाडाला बघायचो आपल्याला त्याच्यात हे आपण इथे लावला त्या आता अशोक तुम्ही जाऊन बघू शकता नाव ठेवून बघत नाही तुझं नाव अशोक रडतोय सारखा काय याला बसवा त्या अशोक म्हणत नाही असं सांगायचं तात्पर्य नावाने भागत नाही झाड लावून भागत नाही ती तर झाड असं गमतीदार आहे की नुसती शोभात आहे त्याप्रमाणे प्रपंच शोभा याला फळ नाही म्हणून भगवत प्राप्तीमध्ये सफलता ही आहे अनुकूलताही आहे पुन्हा प्रतिकूलता निर्माण होणार नाही अनुकूलता आणि ज्या लाभानंतर आता पुन्हा लाभ नाही यभम मन्य ते नाधिकतो दुःखेन गुरुणा याला लाभ म्हणतात असा लाभ होण्यासाठी म्हणून संत संघाची गरज आहे तो म्हणजे देवाचा लाभ कि ज्या लाभानंतर दुसरं काही नाही लपयाभ्यते शब्द वापरलाय प्राप्यते शब्द वापरला नाही कुणी नारदमणींनी आणि त्यात आपल्याला सत्याने सुचवले की साधूंचा लाभ झाल्याने संघ झाल्याने भगवत कृपा झाल्याने भगवंताचीच आपल्याला आत्मत्वाने प्राप्त होते आणि हे प्राप्ती होण्यासाठी असा लाभ होण्यासाठी आणि मुख्य गुरुंची कृपा भेद आहे ईश्वरामध्ये आणि गुरुंच्या मध्ये आकारभेद आहे प्रतिमेचा भेद आहे इतकंच नव्हे तर ईश्वरामध्ये आणि गुरुंच्या व्यवहार भेद आहे म्हणजे नामभेद रूप भेद आकारभेद व्यवहार भेद इतकं नव्हे तर या एवढ्या भेदांच्या मधले जेवढे चढ उतार असतील जेवढे काही लवण असतील जेवढ्या काही टेकडे असतील काही घाटे असतील त्याच्यामध्ये हे सर्वच्या सर्व भेद लक्षात घेऊनही हे स्वरूपाने ब्रह्मरूप असतात ज्याप्रमाणे एका सोन्याचे अनंत अलंकार निर्माण केलेले असतात पाई हाती नाकी शिरी मे अलंकारी नमसे आया वरी वेगले वेगलेपना तथे का शिल्लक आह पाय अलंकार नाव त्याचा रूप निरा त्याचा आकार निरा व्यवहार अलंकार पायात, पायात बांधला पाहिजे डोक्याचा अलंकार डोक्यात बांधला पाहिजे हाताचा अलंकार हातात घातला पाहिजे आता, आता, आता त्या गवळणींची अशी स्थिती झाली होती पायीचे नुपुरी गा बांधी शिरी आणि देवभान विवर्जित त्या गवळणी झाल्या होत्या त्यांना कळलं नाही पायातली जे काही अलंकार होते ते डोक्यात घालायला लागले हा व्यवहार वेद चुकला व्यवहारभेद जसाचा तसा करण याला नीटच माणूस म्हणतात आणि व्यवहारभेद चुकला माणूस गोळ्या म्हणतात लोक इथे